ओम श्री परमात्मनेध्याय अर्जुन उवाच जायसी चेत कर्मस्ते मता बुद्धिरदनसी केशव अर्जुन म्हणाला हे जनार्दन कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे हे जर तुला मान्य आहे तर हे केशव तू मला घोर असं कर्म करायला का लावत आहेस तुझ्या द्व्यर्थी भाषणाने तू माझ्या बुद्धीला जाणू मोह पाडत आहेस यास्तव असं न करता ज्या योग माझे कल्याण होईल असा एकच मार्ग मला निश्चितपणे सांग श्री भगवान वाच निष्ठा, पुरा प्रोक्ता योगे न श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना या लोकी ज्ञान मार्गाने संख्याचा सा, व कर्मयोगाने योग्यांचा असे दोन मार्ग पूर्वी सांगितले आहेत न कर्माणा मनात नैष्कर्म्य पुरुषोष्णुते न संन्यसिद्धी समधी गती कर्मांचा आरंभच न मनुष्यला मनुष्याला नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते असे नाही किंवा कर्मांचा स्वरूपत त्याग केल्याने मोक्ष पात्रता अंगी येते असेही नाही न हि कश्चि क्षण अपुतीष्टमकृत कार्य ते ह्या वशः कर्म सर्व प्रकृती जैर गुण कारण कोणीही मनुष्य एक क्षण सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही सर्व मानसे प्रकृती परतंत्र असल्यामुळं प्रकृतीजन्य गुणांकडून त्यांच्याकडून कर्म करियाने संयम्य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढ आत्मा स उच्चते जो मूढबुद्धी मनुष्य कर्मेंद्रिय बळजबरीने आवरतो पण मनाने विषयांचे चिंतन करतो हो, त्या मूर्खाला मिथ्याचारी अस म्हणतात यस्तविंद्रिय मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असे हे अर्जुन उलट पक्षी जो मनुष्य मनाने इंद्रियांचे नियमन करून आसक्ती न ठेवता कर्मेंद्रियांच्या दाखव कर्मयोगाचे आचरण करतो त्याची योग्यता विशेष आहे कर्म शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध हे अर्जुना म्हणून तू नियत कर्म कर कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं अधिक चांगलं आणि कर्म केले नाहीस, तर तुझी जीवन जीवनयात्राही निची चालणार नाही कौंतय यज्ञाच्या हेतूने केलेल्या कर्माखेरीच इतर कर्माने मानव कर्मबद्ध होतो म्हणून तू आसक्ती सोडून यज्ञार्थ कर्म कर सह यज्ञ प्रजा सृष्ट पुच प्रजापती अनेन प्रसविष्य ध्वम एशवोस्तिष्ट पूर्वी यज्ञासह प्रजा निर्माण करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला या यज्ञाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या हा यज्ञस तुम्हाला इच्छित वस्तू देणारा कामधेनु प्रमाणे हो ते देवा भावयु व परस्पर श्रेय परम वापस्यथ या यज्ञ साधनाने तुम्ही देवाना संतुष्ट करा व ते देवही तुम्हाला संतुष्ट करत याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करत तुम्ही आपले कल्याण करून घ्या इष्टान भोगान निवो देवा दास्यते यता न यो तेरदत्ता प्रदाय स्त युष्ट दे जो मनुष्य वस्तु न करता केवल स्वतः भोगतो तो चोरच है यज्ञशिष्टाशित मुचंते सर्व किल विषयी भुजतेप ये यज्ञ केल्यानंतर ज्या वस्तू अवशिष्ट राहतात त्यांचा उपभोग घेणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात परंतु जे केवळ करता अन्न शिजवतात ते पातकी जणू काही पापच भक्षण करतात अन्नाद भवंती भूतानी पर्जन्यादन्न अन्नापासून प्राणी मात्र पर्जन्यापासून अन्न तयार होत पर्जन्य उत्पन्न होतो व कर्मासून येत होते कर्म ब्रोद्भव विधी ब्रमाक्षर समुद्भवम तस्मा सर्व ग्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित कर्माची उत्पत्ती वेदापासून होते आणि वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत असं जाण म्हणून सर्व व्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो एव प्रवर्तम चक्रम नानुवर्ति अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती हे अर्जुन ब्रह्मदेवाने सुरू केलेले हे सृष्टी चक्र जो ह्या लोकात पुढे चालवत नाही तो केवळ इंद्रिय लोलूप मनुष्य व्यर्थ जगतो अस मानव आत्मन्येव संतुष्ट तस कार्य विद्यते परंतु जो मनुष्य आत्मसुखात रमणारा आत्मानंद तृप्त असणारा आणि आत्मज्ञानाने संतुष्ट असणार असा असेल त्याला कोणतंच कर्तव्य उरत नाही जगात कर्म करून स्वतःच काही कार्य साधायचं नसतं व कर्मे न करण्यातही त्याचा काही लाभ नसतो त्याचप्रमाणे सर्वभूत भूत मात्रांशी त्याचा स्वतःचा कसलाही अर्थप्राप्तीचा हेतू नसतो सततम कार्य कर्म परम आपण पुरुष म्हणून तू सुद्धा अनासक्त बुद्धीने आपले कर्तव्य कर्म कर कारण अशा प्रकारे आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो कर्मेव हि संसिद्धी लोकसंग्रहसी कारण जनकाधिकानी हि कर्मयोगानेच उत्तम सिद्धी मिळवली ह्यासाठी लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून तुला हि कर्मयोगाचे आचरण करणे उचित आहे यदाचरती श्रेष्ठ समाण कुरुते लोकस्तनुवर्त श्रेष्ठ मनुष्य जसे आचरण करतो तसेच सामान्य जन हि आचरण करतात आणि श्रेष्ठ पुरुष जो धर्म प्रमाणभूत मानतो त्याचेच सामान्य लोक अनुकरण करतात ने पाठस्ती कर्तव्यम त्रिषुलोकेशु किंचन नान वापतम वर्त एवच कर्मणी हे पार्थ त्रैलोक्यात मला स्वतः करता कर्तव्य असं काही नाही आणि अशी कोणतीही वस्तू नाही कि ती मी कर्म करून मिळवावी पण तरीही मी कर्म करतच असतो यदी हम न वर्ते यम जा तु कर्मण्य तन्रित मतमानुवर्तन ते मनुष्या पार्थ सर्वश कारण मी जर असा जागरूकपणे वागलो नाही तर हे पार्था सर्व लोक माझच अनुकरण करतील उच्छी दे यूरी में लोका कर्म चेदहं माह जर मी कर्म केलं नाही तर हे लोकही कर्म सोडून देतील आणि मी वर्णसंकर व प्रजेचा घात करणारा ठरेन सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुवंती भारत कुर्याद विवास तथा सक्त, शिकीर्षु लोक संग्रह हे अर्जुन अज्ञानी माणसे कर्माच्या फळाची आसक्ती धरून जशी उत्साहानं कर्म करतात त्याचप्रमाणे लोक संग्रहाची इच्छा करणाऱ्या ज्ञानी माणसाने आसक्ती सोडून कर्म करावीत न बुद्धिभेदम जनये दज्ञानाम कर्म संगीनाोश ये विद्वान युक्त समाचरण ज्ञानी मनुष्याने कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अडणी लोकांचा बुद्धिभेद करू नये इतकंच नाही तर समत्व बुद्धीने स्वतः सर्व कर्मे करून अज्ञजना कर्म करण्याविषयी गोडी लावावी प्रकृत क्रियमाणानी गुणै कर्मानी सर्वश अहंकार विमूढात्मा कर्ताहमे वस्तुत कर्मे प्रकृतीच्या सत्व रजतमादी त्रिगुणांकडून केली जातात परंतु अहंकाराने मोहित होऊन मनुष्य मीच करता अस मानत तत्व विहो गुण कर्म विभाग यो गुणा गुणेशु वर्तंत इतिमत्वान सज्जते हे महाबाहो अर्जुना सत्व रजतमादी त्रिगुण व कर्म ही दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत हे तत्व जाणणारा तत्ववेत गुणांचा हा आपापसातला खेळ चालला आहे असं मानून त्यात आसक्त होत नाही प्रकृतेर गुणसा सज्जंत गुण कर्मसू तान कृष्णविदो मंदान कृष्ण विन्न विचारेत प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांकडून होणाऱ्या कर्माविषयी स्वतः आसक्ती बाळगतात अशा मंदबुद्धीच्या मनुष्याना ज्ञानी मनुष्यानं कर्मापासून विचलित करू नये स्व विगत अज्व म्हणून हे अर्जुना तू आत्मनिष्ठ चित्ताने आपली सर्व कर्मे माझ्या चरणी अर्पण कर आणि फलाशा व ममत्व सोडून संतापरहित होऊन युद्ध कर ये ुती मानवाळू व निर्मसरी वृत्तीचे लोक माझ्या या मताला अनुसरून वागतील ते कर्मबंधापासून मुक्त होतील मे मतम सर्वज्ञान विमूढांतान विधी नष्ट नचे परंतु जे अविवेकी व दोशेक दृष्टीचे लोक माझ्या या मताला अनुसरून वागणार नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाला मुकून दुर्गतीला जातील असे ते स्वस्त प्रकृतर् ज्ञान वाहनपी प्रकृती भूतानी निग्रह किंक्य ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या प्रकृतीला अनुरूप अशी कर्मे करीत असतो सर्वच प्राणी मात्र प्रकृतीच्या वळणावर जातात अशा स्थितीत कर्म न करण्याच्या अनैसर्गिक निर्बंधांचा काय बर उपयोग इंद्रिय राग द्वेष व्यवस्थित वशमांगे तौह्य परिपंथीनौ इंद्रिय व त्यांचे शब्द स्पर्शादी विषय यांच्या मधील आवड आणि नावड ही प्रकृती सिद्ध असते पण म्हणून मनुष्याना आपलं मन आणि बुद्धी रागद्वेषांच्या आधी होऊ देऊ नये कारण हे रागद्वेष मनुष्याचे शत्रू आहेत श्रेया स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठित स्वधर्मे श्रेय परधर्मो भयावह सुखाने आचरता येणाऱ्या परधर्मापेक्षा गुणाने उना आणि त्यामुळं आचरण्यास कठीण वाटणारा हा स्वधर्म श्रेयस्कर आहे स्वधर्माचरण करत असता मरण आलं तरी चांगलं पण परधर्माचे आचरण मात्र भयावह असते अर्जुन उवाच अथक प्रयुक्तोय पापम चरती पुरुष अनिछन्नपी वार्षणेय बला दिवत अर्जुन मनाला, हे वृष्णिकुलोत्पन्न श्रीकृष्ण मग मनुष्य स्वतःची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीनं करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो श्री भगवान उवाच काम एशा एशा, रजो गुण महाशनो महापापमा विह वैरी श्री भगवान म्हणाले रजोगुनापासून ज्याची उत्पत्ती आहे जो महाखादाड आहे जो अत्यंत पापकर्मी आहे असा हा काम किंवा त्याचा भाऊ क्रोध यालाच तू जगताचा वैरी समज धूमेनावते वनिर यथादर्शो मलेथोल्बेनावृतो गर्भ तथा तेने जसा धुरानं अग्नि धुळीन आरसा आणि वारेन गर्भ वेष्टलेला असतो त्याप्रमाणे काम क्रोधाने ज्ञान आच्छादले जाते आवृतम ज्ञान ज्ञानी नो नित्य वैरिणा काम रूपेन कौ दुष्पुरेन हे अर्जुन कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नि मनुष्याचा कायमचा शत्रू आहे असं जाण त्यानच माणसाचं ज्ञान झाकलेलं आहे इंद्रिया आणि मनोबद्वृत्त देही इंद्रिये मन आणि बुद्धी ही सर्व या कामरूप शत्रूची वसती स्थाने आहेत असं सांगितलं जात हा काम इंद्रिये मन आणि बुद्धी द्वारा ज्ञानाला आच्छादून टाकून जीवात्म्याला मोहित करतो तस्मादर प्रज हि हे नरतश्रेष्ठ अर्जुना प्रथम तू इंद्रियांचे संयमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पाप्याला घालवून दे इंद्रियानी पराणहुंद्रियेभ्य परमन मनसु परा बुद्धिरत असतो सह इंद्रिय मनापेक्षा बुद्ध श्रेष्ठ आणि बुद्धी पेक्षा हि श्रेष्ठ असणार्याला आत्मा अस म्हणतात एव बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मान आत्मना जहि शत्रु महाबाहो काम रूप याप्रमाणे बुद्धिहूनही श्रेष्ठ असणारे आत्म्याचे ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाच्या योगानं अंतःकरण दृढ करून तू या कामरूपी शत्रूचा वध कर हरिओ तत्सिती भगवत गीतासु उपनिषदु ब्रम्हविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय